तेनाली रामन कथा राज्यातील सर्वात मोठा मूर्ख प्रस्तावना तेनाली तेनालीरामनच्या गोष्टी म्हणजे विनोद शहाणपण आणि आयुष्याचे धडे यांचं अनोख मिश्रण छोट्या छोट्या प्रसंगातून तो लोकांना हसवतो आणि त्याच त्याचवेळी विचार करायलाही भाग पाडतो आज आपण अशीच एक कथा पाहणार आहोत राज्यातील सर्वात मोठा मूर्ख ही कथा केवळ हसवणारी नाही तर ती आपल्याला एक महत्वाचा जीवनधडा शिकवते अनोळखी लोकांवर आंधळाविश्वास ठेवू नये चला तर मग या मनोरंजक कथेत डोकावूया राजाची घोड्यांवरील आसक्ती विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय यांना घोड्यांची प्रचंड आवड होती घोड्यांच्या तबेल्यात त्यांच्याकडे जगभरातील दुर्मिळ जातींचे घोडे होते काही घोडे युद्धासाठी होते काही राजदरबारात शोभण्यासाठी तर काही राजाच्या व्यक्तिगत शौकासाठी राजा आपल्या घोड्यांवर इतका मोहित होता की नवा घोडा दिसला की त्याला विकत न घेता राहवत नसे व्यापाऱ्याचा प्रवेश एके दिवशी सकाळीच राजदरबारात एक अनोळखी व्यापारी आला तो उंच गव्हाळ वर्णाचा रंगीबेरंगी रेशमी कपडे घातलेला आणि हातात सोनेरी काठी घेऊन होता त्याचा आत्मविश्वास पाहून सर्व दरबारी चकित झाले तो म्हणाला महाराज मी अरबस्थानातून थेट इथे आलो आहे माझ्याकडे असा एक घोडा आहे जो तुमच्या तबेल्यातील कोणत्याही घोड्याला मागे टाकेल राजाला कुतूहल वाटलं त्याने लगेच आदेश दिला तो घोडा लगेच दाखवा देखणा घोडा क्षणात दरबारात एक सुंदर घोडा आणला गेला तो काळपट तपकिरी रंगाचा लांब केसांचा आणि अगदी शिल्पासारखा देखणा होता घोडा जसा पाय आपटत होता तसं संपूर्ण दरबारात दणदणाट घुमत होता राजा मंत्रमुग्ध झाला तो घोड्याकडे टक लावून पाहू लागला अप्रतिम असा घोडा मी कधीच पाहिलेला नाही राजा म्हणाला व्यापाऱ्याची युक्ती व्यापारी हसत म्हणाला महाराज हा घोडा तर फक्त एक नमुना आहे माझ्याकडे अरबस्थानात असेच अजून दोन घोडे आहेत तुम्हाला हवे असल्यास मी लगेच तिकडे जाऊन ते घेऊन येतो राजा घोड्यांच्या मोहात इतका गुंतला की काहीही विचार न करता म्हणाला हो मला ते दोन घोडे हवेतच सांग किती पैशात व्यापाऱ्याने थोडं थांबून उत्तर दिलं महाराज फक्त पाच सोन्याची नाणी आगाऊ द्या मी दोन दिवसांत परत येऊन दोन्ही घोडे आणतो राजाचा मोठा निर्णय दरबारींना थोडी शंका आली पण राजाच्या डोळ्यांवर मोहाची पट्टी चढली होती त्याने लगेच 5,000 हजार सोन्याची नाणी दिली आणि व्यापाऱ्याला निरोप दिला व्यापारी हसत निघून गेला आता सगळेजण उत्सुकतेने दोन दिवसांची वाट पाहू लागले व्यापारी परत नाही दोन दिवस गेले आठवडा गेला दोन आठवडे झाले पण ना व्यापारी परतला ना घोडे आले राजाला आता काळजी वाटू लागली कदाचित तो उशिरा येईल तो स्वतःला समजावत होता पण आतून त्यालाही शंका येऊ लागली की तो फसला आहे का बागेतली घटना एके संध्याकाळी राजा चिंतेत बागेत फिरत होता तेव्हा त्याने तेनाली रामनला झाडाखाली बसून काहीतरी लिहिताना पाहिलं राजाने विचारलं रामन काय लिहितोस एवढं लक्षपूर्वक तेनाली थोडा गोंधळला महाराज तसं काही खास नाही राजा आग्रहाने म्हणाला नाही मला पाहायलाच हवं मूर्खांची यादी तेनाली रामनने अनिच्छेने कागद राजाला दिला त्यात नावांची यादी होती आणि सगळ्यात वर होतं राजाचं नाव राजा संतापला हे काय माझं नाव वर का आहे मला सर्वात मोठा मूर्ख म्हणतोस का तेनाली शांतपणे म्हणाला महाराज या यादीत राज्यातील मूर्खांची नावं आहेत तुम्ही एका अनोळखी व्यापाऱ्याला पाच सोन्याची नाणी दिली आणि तो परत येईल अशी आशा धरली एवढं भाबडं कुणी असू शकतं का संवादातील विनोद राजा चिडून म्हणाला जर तो व्यापारी खरोखर परत आला तर तेनाली हसत म्हणाला मग महाराज त्याहून मोठा मूर्ख कुणीच नसेल कारण इतक्या मोठ्या रकमेवर परत यायचं धाडस करणं म्हणजे मूर्खपणा अशावेळी तुमचं नाव काढून मी त्या व्यापाऱ्याचं नाव वर लिहीन राजा हसू आवरू शकला नाही त्याला स्वतःची चूक समजली आणि त्याने मनोमन ठरवलं पुन्हा कधीही आंधळेपणानं कोणावर विश्वास ठेवायचा नाही तात्पर्य अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये मोह किंवा लालसेमुळे निर्णय चुकीचे ठरतात चतुराई आणि विवेकबुद्धी नेहमी वापरावी तेनाली रामनने राजाला हसवून शिकवलं पण हा धडा आयुष्यभर उपयोगी पडणार आहे